पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद रव्हाणकर तंत्र पाचवे अपरीक्षित कारक कथानवली एका शहरात चंद्र नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या मुलांना वानरांचा फार होता म्हणून त्याने पुष्कळ वानरे पाळली होती त्यांना खूप खायला प्यायला दिल्यामुळे ती चांगली पुष्ट झाली होती त्या सर्व वानरांचा एक म्होरक्या होता शुक्राचार्य चाणक्य आणि बृहस्पती यांनी सांगितलेल्या नीतीशास्त्रात तो पारंगत होता बाकीच्या सर्व वानरांना तो आपल्या भावती गोळा करून त्यांना शिकवीत असे लहान मुलांच्या गाड्यांना जोडण्यासाठी योग्य असे काही मेंढेही त्या राजाजवळ होते त्यातला एक मेंढा फार खादाड होता तो निशंगपणे मुदपाच खाण्यात जाऊन जे दिसेल ते खात असे तिथले आचारी काठी मातीचे भांडे तांब्याचे अगर काशाचे भांडे जे हातात सापडेल ते फेकून त्याला मारीत असत मोर्क्याने ते पाहून मनात विचार केला हे आचारी आणि मेंढा यांच्यातले भांडण शेवटी वांद्रांच्या नाशाला कारण होईल हा मेंढ्यात आधार आहे आचारी ही रागावले की हातात सापडेल ती वस्तू फेकून मारतात एखाद्या वेळेस जवळपास काही सापडले नाही तर ते लढते लापूरच ठेकून मारतील मेंढ्यांच्या अंगावर लोकर असल्यामुळे थोड्याशा आगीमुळेही ती पेट देईल नोकरीने पेट घेतला की मेंढा शेजारच्या घोड्यांच्या तबेल्यात जाईल तिथे गवत असल्यामुळे ते पेटेल आणि त्या आगीत घोडे होतील तर त्यावर चरबी असे अश्वैद्यकर्ता शालिहोत्र याने सांगितले आहेत तेव्हा याप्रमाणे सर्व होणार हे निश्चित असा मनाचा विचार करून सर्व वानरांना एकीकडे एक बोलावून तो म्हणाला जिथे मेंढे आणि आचार्य यांचे भांडण होते तिथे वानरांचा भात होणार हे नक्की समजावे ज्याला जिवंत राहण्याची इच्छा आहे त्याने काही कारण नसताना कलह होतो त्या घराच्या नाश भांडणाने होतो मैत्रीचा नाश वाईट बोलण्याने होतो वाईट राजे असतील तर होतो आणि वाईट कृत्यांमुळे मनुष्यांच्या यशाची हानी होते तेव्हा आपणा सर्वांचा नाश झाला नाही तोच हा राजवाडा सोडून आपण वनात जाऊया ते बोलणे ऐकून बाकीचे वानर उद्धटपणे हसून म्हणाले म्हातारपणामुळे तुम्हाला बुद्धी भ्रम झाला आहे तोंडात दात नाही सारखी लाल बळत आहे आणि अक्कल पाडीची नाही अशी स्थिती लहान मुलांची आणि विशेषतः म्हाताऱ्यांची असते तिथे राजपुत्र रोज आम्हाला नाना प्रकारचे अन्न खायला घालतात ते सोडून रानातील कडू तिखट आणि आंबट फळे खायला आम्ही येणार नाही ते ऐकून वांदरांचा मोरत्या म्हणाला अरे मूर्खांनो या सुखाचा परिणाम काय होणार आहे हे तुम्हाला कळत नाही आज जे तुम्हाला मिष्टान्न वाटत आहे ते उद्या विशासारखे ठरणार आहे मी माझ्या डोळ्यांनी कुलाचा नाश झालेला पाहणार नाही तेव्हा आता मी एकटा वातो व्यसनाधीन झालेला मित्र आपल्या कुलाचा क्षय किंवा आपल्या देशाचे तुकडे झालेले जे पाहत नाहीत तेच धन्य होत असे म्हणून तो सर्वांना सोडून वनात निघून गेला त्याने भाजीत केल्याप्रमाणे एक दिवस तो मेंढा मुदताच खाण्यात गेला आचार्याला जवळपास काही सापडले नाही तेव्हा त्याने एक गळते लाकूर फेकून त्याला मारले मेंढ्याच्या अंगावरची लोकर पेटली आणि मेंढ़ा ओरडत शेजारीत असलेल्या घोड्यांच्या गवतत असल्याने तबेला पेटला काही घोडे भाजल्यामुळे डोळे फुटून गेले काही डोऱ्या तोडून शिंकाळ तिकडे तिकडे लावू लागले त्यामुळे सर्व गोंधळ उडाला राजा फारच दुःखी झाला आणि त्याने अश्ववैद्याला बोलावून आणून विचारले काय हो हे घोडे अर्धवट जळाले आहेत याच्यावर काही उपाय सांगा ते वैद्यशास्त्र पाहून म्हणाले महाराज करता या की घोड्यांना भाजून इजा झाली तर सूर्य ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करतो त्याप्रमाणे वानरांची चरबी घोड्यांच्या शरीराची आग नाहीशी करते तेव्हा लवकर याप्रमाणे करा म्हणजे घोड्यांना मृत्यू येणार नाही ते ऐकून राजाने सर्व वादरांचा वध करण्याचा हुकुम केला आणि जास्त काय सांगू नोकरांनी दगड काठ्या आणि शस्त्रे जे सापडेल ते घेऊन वांदरांचा खाणेपिणे सोडून गेले व तो रानात भटकत राहिला तो मनात म्हणाला ह्या दुष्ट राजाचा सूड कसा उरवता येईल आपल्या कुटुंबावर ढाला घातला असता जो भीतीने अगर बेमाने तो सहन करतो तो पुरुष अभमच होय एकदा तो वानर सहान लागल्यामुळे भटकत असताना कमळांनी वेढलेल्या एका सरोवराजवळ आला त्याने सूक्ष्म दृष्टीने पाहिले तेव्हा त्याला सरोवराकडे जाणारी माणसांची आणि पशूंची पावले दिसली पण सरोवरातून परत येणारी पावले दिसली नाहीत तेव्हा तो मनात म्हणाला खात्रीने ह्या सरोवरात कुणीतरी दुष्ट राहत असला पाहिजे तेव्हा आपण कमळाच्या देठातून इथूनच पाणी प्यावे त्याप्रमाणे तो पाणी पित असताना गळ्यात रत्नांची माळ घातलेला एक राक्षस सरोवरातून बाहेर येऊन त्याला म्हणाला ह्या पाण्यात जो प्रवेश करतो तो माझे भक्ष होतो असा दुरून पाणी पिणारा तुझ्यासारखा धुरत मी कोणी पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे ते माग वानर म्हणाला तू किती जणांना खाऊ शकशील हजारो लाखो जरी आले तरी त्यांना मी खाईल राक्षस म्हणाला पण पाण्याच्या बाहेर साधा फोडला सुद्धा वडाभारी आहे वानर म्हणाला एका राजाबरोबर माझे वैर आहे तू ही रत्नांची माळ मला दिलीस तर भूर थापा देऊन त्या राजाला त्याच्या सर्व परिवारासह या सरोवरात मी आणेन राक्षसाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या गळ्यातली रक्नांची माळ त्याला दिली आणि तो त्याला म्हणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे कर वानर गळ्यात माळ घालून झाडांवर आणि घरांवर हिंडू लागला तेव्हा लोकांनी त्याला विचारले अरे वानरा तू इतके दिवस कुठे होतास आपल्या तेह्याने सूर्यालाही लागविणारी ही माळ तुला कुठे मिळाली वानर म्हणाला अरण्यामध्ये निर्माण एक सरोवर आले या है रविवार राजना हकीकत गलीनरा बोलावीन विचार लेनरात्नमाला सरोवर खरो खरच है, है महाराज वनर माला गड़ प्रत्यक्ष पहा तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या बरोबर पाठवा म्हणजे मी त्याला सर्व दाखवितो ऐकून राजा म्हणाला असे जर असेल तर मी सर्व परिवारासह येतो म्हणजे आम्हाला पुष्कळ रत्नमाला मिळतील वानर म्हणाला ठीक आहे असेच करा त्याप्रमाणे रत्नमालांच्या लोभाने नोकर चाकर आणि आपल्या बायकांसह राजाने घाला राजाने पालखीत वानराला प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले कृष्णादेवी नमस्कार असो तुला यांच्या जवळ भरपूर धन आहे ते सुद्धा जे करायला नको ते करतात आणि जेथे जायला नको तेथे जातात शंभर असतील त्यांना लाखाची इच्छा असते आणि लाखवाल्यांना राज्याची इच्छा असते के हात डोळे कान ही सर्व दिवसेंदिवस जीर्ण होत जातात पण कृष्णा मात्र जीर्ण होत नाही त्या सर्व राजवळ आल्यावर सूर्योदय होत आहे असे पाहून वानर राजाला म्हणाला महाराज आता अर्धे सूर्यबिात जातील तेव्हा सर्वांना कारण मी तुम्हाला जागा दाखवितो तेथे तुम्हाला असले खूप रत्न मला सर्व लोक पाण्यात शिरल्यावर राक्षसाने सर्वांना खाऊन टाकले बराच वेळ झाला तेव्हा राजा वांदराला म्हणाला अरे वांदरा माझ्या लोकांना सरोवरातून बाहेर यायला इतका वेळ काय लागतो आहे वानर ताबुरतो एका झाडावर चढला आणि सरोवरात धाव दिले नाही दुष्टाला दुष्टपणाने हिंसेला प्रतिहसेने दशास्पे वागले तर त्याचा दोष लागत नाही तू माझ्या पुलाचा नाश केलास म्हणून मी तुझ्या पुलाचा नाश केला त्या ऐकून राजा फार वागावला आणि एकटाच पायी पायी आलेला रस्त्याने परत राजा गेला राजा गेलावर तृप्त झालेला राक्षस पाण्याबाहेर येऊन आनंदाने वानोराला म्हणाला कमलाच्या देठाने पाणी पिण्याच्या युक्तीमुळे तू शत्रूचा सूर उगवलास एक मित्र मिळविलास आणि रत्नाहारही तुझा झाला शब्दासळशी म्हणून मी म्हणतो की परिणाम काय होईल ते न जो दोघांनी काम करतो त्याची चंद्र विटंबना होते तो पुढे म्हणाला मित्रा मला आता निरोप दे म्हणजे मी घरी जातो चक्रधर म्हणाला संकट काळी उपयोगी पडावे म्हणून धनाचा आणि मित्रांचा संग्रह करतात अशा अवस्थेत मला सोडून तू कसा जाणार जो संकटात सापडलेल्या मित्राला निष्ठुरपणे सोडून जातो त्या कृतघाला नरक प्राप्त होतो खरे आहे तुझे म्हणणे सुवर्ण सिद्धी म्हणाला पण मदत करणे शक्य असेल तर ठीक आहे इथे मनुष्य काहीही करू शकणार नाही तुला सोडवण्याची शक्ती कुणालाच नाही शिवाय चक्र फिरत राहिल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून मला इथून लवकर जावेसे वाटत आहे शिवाय माझ्यावर हे एखाद्या वेळेस संकट येईल अशी मला भीती वाटते तुझा चेहरा पाहून अकाल राक्षसाने तुला धरले आहे असे दिसते इथून पळालो तर माझा जीव वाचेल असे एक राक्षस वानराला म्हणाला चक्रधर्मणाला हे कसे सुवर्ण सिद्धी म्हणाला आई